मध्या पाचवा गोकुळात जन्म जन्ममहोत्सव श्री सुखाचार्य म्हणतात उदार नंद महाराजांना मुलगा झाल्याचे कळताच अतिशय आनंद झाला त्यांनी स्नान केले आणि पवित्र होऊन नवीन वस्त्रालंकार परिधान केले नंतर वेदवेत्या ब्राह्मणांना बोलावून पुण्याह वाचन करवून आपल्या पुत्राचा जातकर्म केला त्याचबरोबर देवता आणि पितरांची विधीपूर्वक पूजा केली त्यांनी ब्राह्मणांना वस्त्रालंकारांनी सुशोभित दोन लाख गायी दान दिल्या तसेच रत्ने आणि सुंदर वस्त्रांनी झाकलेले तिळाचे सात ढीक दान दिले कालगतीने नवीन पाणी अशुद्ध भूमी इत्यादी स्नानाने शरीर इत्यादी धुण्याने वस्त्र इत्यादी संस्काराने गर्भ इत्यादी तपश्चर्यने इंद्रिय इत्यादी यज्ञाने ब्राह्मण इत्यादी दानाने धन धान्य इत्यादी आणि संतोषाने मन इत्यादी द्रव्ये शुद्ध होतात आणि आत्म्याची शुद्धी आत्मज्ञानानं होते त्यावेळी ब्राह्मण मंगलमय आशीर्वाद देऊ लागले पौराणिक वंशाचे वर्णन करणारे आणि स्तुतीपाठक स्तुती करू लागले गायक गावू लागले धैरी आणि दुंदुभी वारंवार वाजू लागल्या गोकुळातील सर्व घरांची दारे अंगणे आणि आतील भाग झाडून पुसून घेतले गेले त्यामध्ये सुगंधित द्रव्ये शिंपडली गेली त्यांना रंगीबिरंगी ध्वज पताका फुलांच्या माळा रंगीबिरंगी वस्त्र आणि झाडांच्या पानांच्या तोरणाने सजवलं गेलं गाई बैल आणि वासरांच्या अंगांना हळद तेलाचा लेप दिला गेला आणि त्यांना येरूने रंगवले तसेच मोरपंख फुलांचे हार तर सुंदर वस्त्रे आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजवले गेले राजा सर्व गोप बहुमूल्य वस्त्र अलंकार अंगरखे आणि पगड्यांनी नटून थटून हातात नजराणे घेऊन नंदाच्या घरी आले यशोदेला पुत्र झाला हे ऐकून गोपींना सुद्धा अतिशय आनंद झाला त्यांनी वस्त्रे अलंकार आणि डोळ्यात काजळ वगैरे घालून त्या नटल्या गोपींची मुखकमलं नुकत्याच लावलेल्या कुंकुउपी परागांनी अतिशय सुंदर दिसत होती मोठमोठे नितंब त्या भेटवस्तू घेऊन लगबगिनी यशोदेकडे गेल्या त्यामुळे त्यावेळी त्यांची वक्षस्थळ हलत होती गोपींच्या कानांमध्ये चमकणाऱ्या रत्नांची कुंडल झपमगत होती गळ्यामध्ये सुवर्ण हार चमचम करीत होते त्यांनी सुंदर वस्त्र परिधान केलेली होती त्यांनी वेण्यांमध्ये घातलेली फुलं वाटेत ओघळून पडत होती हातामध्ये बांगड्या चमकत होत्या लगबगीमुळे त्यांच्या कानातील कुंडल वक्षस्थळं आणि हार हालत होते अशा प्रकारे नंदाच्या घरी जाताना त्यांची आगळी शोभा दिसत होती त्या बाळाला आशीर्वाद देत होत्या की भगवान याचे दीर्घकाळ रक्षण करो असे म्हणून हळद तेल मिश्रित पाणी आजूबाजूच्या लोकांवर शिंपडीत त्या उच्च स्वरात श्रीकृष्णाला उद्देशून गीत गात होत्या सर्व जगताचे स्वामी अनंत भगवान श्रीकृष्ण जेव्हा नंदराजांच्या वज्रामध्ये प्रगट झाले तेव्हा त्यांच्या जन्माचा महान उत्सव साजरा केला गेला त्यावेळी निरनिराळी मंगलवाद्य वाजवण्यात येऊ लागली आनंदाने बेहोश होऊन गोपगण एकमेकांवर दही दूध तूप आणि पाणी ओढवू लागले एकमेकांच्या तोंडाला लोणी माखू लागले आणि लोणी फेकून आनंदोत्सव साजरा करू लागले नंद अतिशय उदार होते त्यांनी गोपांना पुष्कशी वस्त्र अलंकार आणि गायी दिल्या सूत मागत बंदिजन तसेच नृत्य वाद्य इत्यादी कलाकार उदरनिर्वाह करणाऱ्यांना नंदानी, आनंदाने त्यांनी त्यांनी मागितलेल्या वस्तू दिल्या त्यांचा यथोचित सत्कार केला यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन आपल्या मुलाचे कल्याण व्हावे असे त्यांना वाटत होते नंदांनी अभिनंदन केलेली भाग्यवती रोहिणीसुद्धा दिव्य वस्त्र हार आणि गळ्यातील वेगवेगळ्या अलंकारांनी नटूनथटून वावरत होती परीक्षिता त्याच दिवसापासून नंदाच्या ब्रजामध प्रकारची समृद्धी आली आणि भगवान श्रीकृष्णांचा निवास असल्यामुळे तस आपल्या स्वाभाविक गुणांमुळ तक्ष्मीच क्रीडास्थळ बनल परीक्षिता काही दिवसांनंतर गोकुळाच्या संरक्षणाची कामगिरी दुसऱ्या गोपांवर सोपवून नंद कंसाला वार्षिक कर दखण्यासाठी मथुरेला गल आपला मित्र नंद मथुली आलेला आहे हे, हे जेव्हा वसुदेवाना समजले तेव्हा कंसाला कर देऊन आलेल्या नंदाच्या वस्तीस्थानावर ते गेले वसुदेवाना पाहताच नंद ताबड़तो उठून उभे राहिले जण कोणी मेलेल्या शरीरात प्राणच परत आला आहे त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या प्रियतम वसुदेवांना दोन्ही हातांनी धरून छातीशी कवटाळले हे राजा नंदांनी वसुदेवांचा मोठा आदर सत्कार केला ते आरामात बसले त्यावेळी वसुदेवांचे चित्त आपल्या पुत्रांकडे लागलेले होते नंदाना खुशाली विचारून ते म्हणाले बंधू तुझे वय झाले होते आणि आतापर्यंत तुला मुलबाळही झालेले नव्हते एवढेच काय आता तुला संतान होण्याची आशाही नव्हती पण तुला आता मुलगा झाला ही मोठी भाग्याची गोष्ट आहे आज आपली भेट झाली ही सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्या प्रियजनांची भेट होणं हे सुद्धा अतिशय दुर्लभ आहे या संसाराचं चक्र असंच आहे याला एक प्रकारचा पुनर्जन्मच समजला पाहिजे जसे नदीच्या प्रवाहात वाहणाऱ्या गवताच्या काड्या नेहमी एकमेकांबरोबर राहू शकत नाही त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रारब्ध असणाऱ्या प्रिय सुद्धा इच्छा असूनही एका ठिकाणी राहणं संभवत नाही हल्ली तू आपल्या बांधवांसह आणि स्वजनांसह ज्या महामनात राहतोस तिथे पाणी गवत आणि झाडेवली भरपूर आहेत ना ते जनावरांना अनुकूल आणि रोगराहीपासून मुक्त आहे ना बंधू माझा मुलगा त्याच्या आई रोहिणीबरोबर तुमच्या ब्रजामध्ये राहत आहे त्याचे पालन पोषण तू आणि यशोदा करीत आहात म्हणून तो तुम्हालाच आपले माता पिता मानित असेल तो सुखरूप आहे ना ज्यामुळे स्वजनांना सुख मिळते तोच धर्म अर्थ आणि काम शास्त्रविहित आहे ज्यामुळे स्वजनांना त्रास होतो तो धर्म अर्थ आणि काम हितकारक नाही नंद म्हणाले कंसाने देवकीचे अनेक पुत्र मारले शेवटी एक मुलगी वाचली होती ती सुद्धा स्वर्गाकडे गेली प्राण्यांचे सुखदुःख त्यांच्या भाग्यावरच अवलंबून असते यात काहीही संशय नाही भाग्य हेच प्राण्याचा एकमेव आश्रय आहे जीवनाच्या सुखदुःखाचे कारण भाग्यच आहे हे जो जाणतो तो ते प्राप्त झाल्यावर मोहित होत नाही वसुदेव म्हणाले बंधू तू राजा कंसाला त्याचा वार्षिक कर चुकता केलेला आहेस आपली भेटही झालेली आहे आता तू इथे अधिक दिवस राहू नकोस कारण आजकाल गोकुळात मोठमोठे अपशकून होऊ लागलेले आहेत श्री शुक म्हणतात वसुदेव जेव्हा असं म्हणाले तेव्हा नंदादि गोपांनी त्यांचा निरोप घेतला आणि बेल जोडलेल्या छकड्यांवर स्वार होऊन त्यांनी गोकुळाची वाट धरली अध्यय पाचवा समाप्त